श्रीमत् शंकराचार्य विरचितम श्रीमद भगवत गीता भाष्यम श्रीमत् पूज्यपाद आचार्यांची प्रस्तावना मायेच्या पलीकडे आणि अव्यक्त्याहून श्रेष्ठ अशा नारायणाने अव्यक्तापासून एक अंडे निर्माण केले यामधून हे लोक आणि सुप्तद्वीपयुक्त पृथ्वी निर्माण झाली नारायण हा जगाचा उत्पत्ती आणि पालन आहे या जगाचे उत्तम प्रकारे पालन पोषण व्हावे म्हणून सृष्टीची रचना करतानाच सप्त ऋषींचीही उत्पत्ती करून त्यांना त्याने या विश्वाच्या कल्याणासाठी लक्ष देण्याची सूचना केली प्रजापतीला निर्माण केले आणि प्रवृत्ती लक्षणांनी युक्त असा वेदोक्त प्रपंचधर्म त्यांच्याकडून धारण कराविला त्यानंतर सनकादी ऋषींना निर्माण करून ज्ञान वैराग्य लक्षणांनी युक्त असा निवृत्ती मार्गाचा स्वीकार करावयास लावला जगदाच्या स्थितीचे कारण प्राणी त्याप्रमाणेच्या आणि मोक्षाचा स्पष्ट हेतूसाठी ब्रणाश्रमांच्या आश्रयाने ज्या कर्मांचा अवलंब केला जातो त्याला धर्म असे म्हणतात पुष्कळ काळानंतर धर्माचे अनुष्ठान करणाऱ्यांच्या अंतःकरणात इच्छा स्वार्थ निर्माण झाल्यामुळे विवेक आणि विज्ञान यांचा ह्रास झाल्यामुळे या सर्वाला कारण असलेल्या अधर्मामुळे धर्म पराजित होऊ लागला आणि अधर्म वृद्धिंगत होऊ लागला म्हणून जगताची व्यवस्था सुरक्षित करण्याची इच्छा असलेल्या आदी करता नारायण भगवान विष्णू पृथ्वीवरील ब्राह्मण आणि ब्राह्मणत्वाचे रक्षण करण्यासाठी देवकी गर्भातून अंश रूपाने श्रीकृष्ण म्हणून प्रकट झाले ब्राह्मणाचे रक्षण केले तरच वैदिक धर्म सुरक्षित राहण्याची शक्यता आहे कारण वर्णाश्रम यांच्या स्वाधीन आहेत ज्ञान ऐश्वर शक्ती बल वीर आणि तेज वगैरे सदैव संपन्न असलेले भगवान आज अज अविनाश संपूर्ण भूतमात्रांवर सत्ता असणारे आणि नित्य शुद्ध बुद्ध या स्वभावाने युक्त असूनही आपली त्रिवणात्मक मूल प्रकृती वैष्णवी विष्णूपासून निर्माण झालेली म्हणून वैष्णवी माईला स्वाधीन होऊन सहजपणे शरीर धारण करणाऱ्या प्रमाणे उत्पन्न होऊन लोकांवर कृपा करीत आहे असे दिसते स्वतःचा कोणताही उद्देश नसताना भगवंतांनी भूतमात्रावर आचरणात शोक आणि मोहरूपी समुद्रात बुडून गेलेल्या अर्जुनाला दोन्ही प्रकारच्या वैदिक धर्मांचा उपदेश केला हा धर्म भगवंताने जसा प्रतिपादन केला त्याप्रमाणे सर्वत्र महर्षी व्यासांनी गीता नामक सातशे श्लोकात ग्रथित केला के असे हे गीताशास्त्र संपूर्ण करून तसेच त्यातील आक्षेप लक्षात घेऊन विस्तृत भाष्य केले आहेत तरीही लौकिकात गीताशास्त्राचे परस्पर विरुद्ध असे अर्थग्राह्य धरण्यात आले आहेत या गीताशास्त्राचा विवेकपूर्वक निश्चित अर्थ काय आहे ते संेपाने प्रतिपादन करणार आहे संक्षेपत या गीताशास्त्राचे प्रयोजन सर्वश्रेष्ठ कल्याण साधणे आणि पापपुण्याच्या योगाने उत्पन्न करण्यात आलेल्या सहितुक संसाराचा समूळ नाश व्हावा असे आहे हे सर्व कर्मे त्याग भावनेने आणि आत्मनिष्ठेने केल्यास धर्माने प्राप्त होते असा हा गीता धर्म रूप धर्माच्या उद्देशाने अनुगीतेत सांगितल्याप्रमाणे हाच धर्म परमपदाची प्राप्ती करून देण्यास पुरेसा आहे शिवाय आणखी असेही प्रतिपादन करण्यात आले आहे की जो धर्मी नाही अधर्मीही नाही आणि शुभाशुभ नाही याप्रमाणे एकासनी ध्यान वगैरे काही यांना करता स्वस्थपणे ब्रम्हूपात लीन होऊन जातो धर्म अधर्म शुभ अशुभ ध्यानादी बाहेरचे अवलंब न करता अंतकरणापासून ब्रह्मामध्ये लीन होतो संपूर्ण आनंदाने भरून जातो पुढे असेही म्हटले आहे की संन्यास हे ज्ञानाचे लक्षण आहे या ठिकाणी सुद्धा गीतेच्या अखेरीस अन्य सर्व कर्मांचा त्याग कर आणि मला शरणीये अभ्युदयासाठी सांसारिक उन्नती होण्यासाठी वर्ण आणि आश्रम यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रवृत्ती लक्षणांनी युक्त अशा धर्माचे प्रतिपादन केले हा धर्म स्वर्गप्राप्तीचे आजही साधन म्हटले जाते तरी सुद्धा कर्मफळाची आशा सोडून देऊन ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केल्यास अंतःकरणाची शुद्धी तो धर्म करतो शुद्ध सत्वशील सर्वप्रथम ज्ञाननिष्ठेसाठी योग्यता प्राप्त करावी लागते नंतर ज्ञानाची प्राप्ती व्हावी उद्देशाने प्रवृत्ती रूप धर्म देखील कल्याणकारक होतो हे तत्व प्रतिपादन करण्यासाठी भगवान म्हणाले सर्व कर्मे ब्रह्माला अर्पण करून अंतःकरणाच्या शुद्धतेसाठी सर्व प्रकारची आसक्ती सोडून देऊन योगी लोक कर्म करतात परमकल्याण हे जीवनाचे ध्येय आहे यासाठी हा दोन प्रकारचा निश्रेयस अभ्युदय धर्म उत्तम रीतीने प्रतिपादन करणारे हे शास्त्र आहे या योगे वासुदेव नामक परब्रम्हचा होतो या प्रतिपादनाचा विशेष उद्देश कोणता त्याची आवश्यकता त्याचा अधिकारी आणि संबंध हे ग्रंथारंभी सांगण्याची परंपरा आहे यालाच अनुबंध चतुष्टय असे म्हणतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य होण्यासाठी या गीताशास्त्राचे विवरण मी करण्याचा प्रयत्न करीत आहे अध्यापहिला धृतराष्ट्र विचारतो संजया कुरुक्षेत्रासारख्या पवित्र ठिकाणी एकत्रित आलेले आणि युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र कौरव आणि पांडूचे पुत्र पांडव यांनी काय केले श्लोक दुसरा संजय म्हणाला तेव्हा पांडवांच्या सेनेची व्यूहरचना हो पाहून राजा दुर्योधन आचार्य गुरु द्रोणांजवळ जाऊन असे म्हणाला श्लोक तिसरा आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य दु द्रुपदपुत्राने व्यूहरचना हो उभी केलेली ही पांडुपुत्राची मोठी सेना पहा श्लोक चौथा या सैन्यामध्ये भीमार्जुनाच्या बरोबरीचे मोठी धनुष्य धारण करणारे सात्यकी विराट आणि द्रुपदा सारखे महारथी आहेत श्लोक पाचवा दृष्टकेतू चेकितायना वीरमान काशीराज पुरुजित कुंतीभोज आणि शब्यादी नरश्रेष्ठ आहेत श्लोकसहावा महापराक्रमी युधामन्यू विक्रांत उत्तम अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र हे महारथी आहेत श्लोकसात्वा हे ब्रह्मण आता आपल्याकडे जे विशेष वीर आहेत ते लक्षात घ्या माझ्या सैन्याचे जे प्रमुख सेनापती आहेत त्यांची माहिती सांगतो श्लोक आठवा आपण स्वतः भीष्म कर्ण कृप समितींजय अश्वत्थामा विक्रण सौमदत्ती त्याप्रमाणे श्लोक नववा माझ्यासाठी जीवावर उदार झालेले विविध प्रकारचे शस्त्र धारण करणारे युद्धशास्त्रात निपूर्ण असे आणखीही वीर आहेत श्लोक दहावा भीष्माने आमचे सैन्य अपार आहे तर त्या भीमाने रक्षद आहे श्लोक अकरावा नियुक्त केलेल्या स्थानी सर्वांनी उभे राहून आपण सर्वांनी भीष्माचे रक्षण करावे श्लोक बारावा दुर्योधनाला आनंदी करण्यासाठी गुरुकुलातील वयोवृद्ध पितामह भीष्माचार्यांनी सिंहाप्रमाणे येणा देणारा आपला शंख वाजवला श्लोक तेरावा त्यानंतर शंख भैरी झांजा आणि रणशिंगे एकदम वाजवली गेली त्यांचा फार मोठा आवाज झाला श्लोक चौदावा तेवढ्यात पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या मोठ्या रथामध्ये बसलेले श्रीकृष्ण अर्जुन यांनी आपले दिव्य शंख वाजवले श्लोक पंधरावा श्रीकृष्णाने पंचजंड नावाचा अर्जुनाने देवदत्त नावाचा महान कर्म करणाऱ्या आणि भी... भीमाने पौढ्र नावाचा शंख वाजवला श्लोक सोळावा पुत्र राजा युधिष्ठर याने अनंत विजय नकुलाने सुघोष आणि सहदेवाने माणिपुष्पक नावाचे शंख वाजवले श्लोक सतरावा अति मोठे धनुष्य धा, धारण करणारा काशीराज शिखंडी दृष्टुम्न विराट आणि अजिंक्य ठरलेला सात्तिकी वगैरे महारथी श्लोक अठरावा द्रुपद द्रौपदीचे पाच पुत्र अर्जुनबाहू अभिन अभिमन्यू यांनी हे राजा आपापले अंदिर निळाले दिव्य शंख वाजवले श्लोक एकोणीसावा त्या घोषाने कौरवांची हृदय विदीर्ण झाली तो कर्कश आवाज आकाश आणि पृथ्वीला व्यापून निनाद होता श्लोक विसावा त्यानंतर कौरवांचे सैनिक आपापल्या स्थानी व्यवस्थित आहेत असे पाहून त्याच्या ज्याच्या ध्वजावर मारुती आहे असा तो अर्जुन शास्त्रांचा प्रहार करण्यास प्रवृत्त झाल्यावर धनुष्य उचलून श्लोक एकविसावा अर्जुन श्रीकृष्णांना असे म्हणाला हे अच्युता दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर श्लोक बावीसावा जोपर्यंत युद्धाच्या इच्छेने उपस्थित झालेल्या या वीरांना पाहून या निर्माण झालेल्या युद्धात मी कोणाशी लढावे ते पाहतो श्लोक तेविसावा या ठिकाणी एकत्र जमलेल्या आणि युद्धात दृष्टबुद्धी दुष्टबुद्धी दुर्योधनाचे प्रिय इच्छा असणाऱ्या युद्धाची इच्छा असणाऱ्या वीरांचे निरीक्षण करतो श्लोक चोवीसावा संजय म्हणतो राजा निद्राधिपती अर्जुनाने बोलल्यावर श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी दिव्य रथ नेऊन उभा केला श्लोक पंचवीसावा भीष्म द्रोण आणि अन्य राजांच्या समोर रथ उभा करून या एकत्र जमलेल्या कौरवांना पहा असे श्रीकृष्ण म्हणाले श्लोक सव्वीसावा त्यानंतर त्या ठिकाणी दोन्ही बाजूंच्या सैन्यामध्ये उभे असलेले वडिलांच्या बरोबरीचे वीर पितामह भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य दिग्गुरू मामे भाऊ पुत्राप्रमाणे शोध शोभणारे वीर नातवाप्रमाणे शोभणारे वीरस्नेही श्लोक सत्ताविसावा सासरे आणि मित्र या सर्व अप्तिष्टांना बारीकाईने पाहिल्यावर अर्जुन म्हणाला श्लोक अठ्ठावीसावा दयाभावाने व्याकुळ झाला आणि जड अंतकरणाने श्रीकृष्णांना म्हणाला हे कृष्णा या ठिकाणी युद्धासाठी जमलेले माझेच अप्तिष्ट पाहून श्लोक एकोणतीसावा माझ्या अवयवातील त्राण नाहीसा होत आहे तोंडाला कोरड पडत आहे शरीराला कंप सुटत आहे आणि अंगावर काटा उभारायला आहे श्लोक तिसावा गांडी बातात निसून जात आहे शरीराची आग होत आहे मला धड उभे सुद्धा झाले आहे श्लोक एकतिसावा हे केशवा मला तर ही चिन्हे विपरीत आहेत असे वाटते या युद्धामध्ये आप्तजनांना ठार मारले असता मला श्रेयस्कर आहे असे वाटत नाही श्लोक पत्तीसावा श्रीकृष्ण मला जय नको राज्य नको सुखही नको हे गोविंदा आम्हाला राज्याचा काय उपयोग सुखोपभोगांचा काय उपयोग आणि जगून तरी काय करायचे आहे श्लोक तेहतीसावा ज्यांच्यासाठी आम्ही राज्य भोग सुख यांची इच्छा करतो ते या ठिकाणी युद्धात प्राण आणि संपत्तीचा त्याग करून उभे राहिले आहेत श्लोक चौतीसावा माझे गुरु माझे पित्र तुल्य वीर त्याचप्रमाणे आजे मामे सासरे नातू तुमे म्हणे आणि अन्य आपला त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी सुद्धा मला ठार मारणाऱ्या इच्छा ना, करीत नाही मग पृथ्वीच्या राज्याची काय कथा श्लोक छत्तीसावा हे जनार्दना या कौरवांना मारून आमचे काय प्रिय होणार आहे या आतताईंना मारले असता आम्ही मात्र बाप्पाचे धनी होऊ श्लोक सदतीसावा म्हणून कौरवादी आमचे आप्त यांना मारणे आम्हाला उचित वाटत नाही कारण हे माधवा स्वजनांना मारून आम्ही कसे सुखी होऊ श्लोक अडतीसावा लोभामुळे अंतःकरण भ्रष्ट झालेल्या या कौरवांना कुलक्षिल्याने निर्माण होणारा दोष आणि मित्रद्रोहाचे पाप दिसत नसले तरी श्लोक एकोणचे एकोणचाळीसावा जनार्दना कुलक्षयाने निर्माण होणारा दोष दिसत असूनही आम्हाला पापापासून परावृत्त होण्याची जाणीव का होऊ नये श्लोक चाळीसावा कुलक्षा असता परंपरेने चालत आलेल्या कुलधर्माचा नाश होईल कुलधर्माचा नाश झाला असता अधर्माने सर्व कुल व्याप जाईल श्लोक इतके अधर्माने कुळाला व्यापले म्हणजे हे कृष्णा कुलवान स्त्रिया भ्रष्ट होतील हे वर्णे वर्षणीय स्त्रिया भ्रष्ट झाल्यास त्यांचा स्त्रिया भ्रष्ट झाल्या म्हणजे वर्णसंकर होतो श्लोक बेचाळीसावा असा वर्णसंकर झाला म्हणजे तो सर्व कुळाला कुळघातक यांना नरकालच नेतो कारण पिंडदान तर्पण वगैरे क्रिया नष्ट झाल्याने इतर अधोगतीला जातात श्लोक त्रेचाळीसावा कुलाचा क्षय करणाऱ्या आणि वर्णसंकराला कारण होणाऱ्या दोषामुळे शाश्वत अशा जातीधर्म आणि कुलधर्म यांचा नाश होतो श्लोक चव्वेचाळीसावा हे जनार्दना कुलधर्म नष्ट झाले आहेत त्यांना निश्चितपणे नरकवास घडतो असे आम्ही ऐकले आहे श्लोक पंचेचाळीसावा अहो राज्य सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांना मारण्यास उल्प्त झालो म्हणजे एक महान पातक करण्यास प्रवृत्त झालो आहोत श्लोक शेहेचाळीसावा हातात शस्त्रधारण करणाऱ्या कौरवांना कौरवांनी त्यांना कोणताही प्रतिकार करणार करणाऱ्या शस्त्र न धर धारणा केलेल्या मला युद्धात ठार मारले तर माझ्या कल्याणच होईल संजय म्हणतो श्लोक सत्यच्या राजा याप्रमाणे बोलून धनुष्य व बाण टाकून देऊन शोकाने व्याप्त झालेल्या अंतकरणाचा अर्जुनाने रथाच्या मागील बाजूस बैठक मारली अध्या पहिला समाप्त